वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग एकदिसा अकंपन त्या जन्मस्थानाहून निघाला आणि वेगाने लंकेत जाऊन रावणाला म्हणाला महाराज जनस्थानात राहणारे पुष्कळ राक्षस मारले गेले खरही युद्धात मारला गेला मी कसा तरी इकडे निघून आलो असं तो म्हणाला तेव्हा दशग्रीव संतापला त्याचे डोळे लाल झाले तेजाने जणू जाळीत तो अकंपनाला म्हणाला कोणा जीव नकोसा झालेल्याने माझे भयप्रत जनस्थान मारून टाकले कोणाला सर्व लोकात नकोसे झाले माझे अप्रिय करून इंद्राला कुबेराला यमाला किंवा विष्णूला सुद्धा सुखात राहणे शक्य नाही मी कालाचा काळ आहे अग्नीला सुद्धा मी जाळून टाकेन मृत्यूला मरण धर्म पत्करायला लावण्याची माझी शक्ती आहे वाऱ्याचा वेग माझ्या वेगाने मी मारून टाकू शकतो मी रागवलं तर तेजाने सूर्याला आणि अग्नीलाही जाळून टाकू शकतो अशा क्रुद्ध झालेल्या दशग्रीवाला अकंपनाने हात जोडले आणि भयाने अडखळत बोलत त्याने रावणापुढे अभय मागितले राक्षश्रेष्ठ दशग्रीवाने त्याला अभय दिले मग तो आश्वस्त क अकंपन घडाघडा बोलू लागला दशरथाचा पुत्र सिंहाना मारणारा असा आहे तो अत्यंत देखणा तरुण आहे राम त्याचे ना खांदे मोठे दंड मोठे गोल आणि लांब आहेत तो काळा सोहळा अतिशय कीर्तिमान आणि कांतिमान त्याच्या बळाला आणि विक्रमाला तोड नाही त्याने जनस्थानात खर आणि दूषण यांना मारले अकंपनाचे शब्द ऐकून राक्षसाधीप रावण निश्वास टाकून म्हणाला अकंपना तो राम इंद्राला बरोबर घेऊन सर्व देवांसह जनस्थानात आला आहे काय सांग रावणाचे ते बोलणे ऐकून अकंपन महात्म्या रामाचे बळ आणि पराक्रम वर्णन करून सांगू लागला राम नावाचा युद्धात श्रेष्ठ धर्म पाळणार आहे त्याला शोभणारच त्याचा धाकटाभू लक्ष्मण पौर्णिमेच्या चंद्रासारखे मुख असणारा बलवान लाल नेत्रांचा आणि दुधुवीसारखा गंभीर आवाज असणार आहे त्या लक्ष्मणासह राम अग्निसह जसा वायू तसा जोडीने राहतो तो श्रीमान राजश्रेष्ठ है, त्यानेच जनस्थान नष्ट केले महात्मा देव मुलीच आलेले नव्हते त्याबद्दल शंकाच घ्यायला नको एकट्या रामाने सोडलेले सोनी दांड्याचे बाण पंचमुख ही सर्प बनून राक्षसा भयाने झपाटून ज्या ज्या मार्गाकडे राक्षस जात होते तिकडे तिकडे त्यांना रामच पुढे उभारलेला दिसत होता तुमचे जनस्थान त्याने अशा रीतीने नष्ट करून टाकले अकंपनाचे बोलणे ऐकून रावण म्हणाला लक्ष्मणासकट रामाला मारण्यासाठी मी जनस्थानाकडे जातो असे तो म्हणाला तेव्हा अकंपंत्यावर बोलला महाराज रामाचे बल आणि पराक्रम काय आहे तो यथातथ्य ऐका महायशसंपन्न महा राम क्रुद्ध झाला म्हणजे त्याला पराक्रमाने जिंकणे कठीण आहे तो भरलेल्या नदीचा वेग बाणाने थांबवू शकेल तारा ग्रह नक्षत्र यांच्यासह आकाश देखील खाली आणेल खाली जाणाऱ्या धरणेला तो श्रीमान राम वर उचरेल समुद्राची वेळा फोडून <coughs> तो प्रभु लोकांना महापुरात ओढून घेऊन जाईल तो आपल्या बाणाने समुद्राचा वेग किमा वारा सुद्धा ओढून लावू शकेल किंवा तो महा आपल्या पराक्रमाने लोकांचा संहार करून पुनरुपी लोकांची उत्पत्ती करू शकेल असा तो श्रेष्ठ पुरुष आहे दशग्रीवा पापी जना जसा स्वर्ग जिंकता येत नाही तसा रामाला रणात जिंकणे तुला किंवा राक्षसांच्या समूहाला शक्य होणार नाही सर्व देव आणि असुर यांना त्याचा वध करणे शक्य नाही मात्र मी सांगतो तो त्याच्या वधाचा उपाय एकाग्र मन करू नये त्याची भार्या लोकात उत्तम आणि सु, सु सुस्वरूप आहे तिचे नाव सीता आहे ती तारुण्याच्या आईन भरात आलेली रेखी अवयव असलेली रत्नाने शोभणारी असे स्त्रीरत्नच आहे तुलनेला कोणीही देवी गंधर्वी अप्सरा किंवा नाक्या उभी, उभी राहू शकणार नाही मग मानवी स्त्री कुठून महारण्यात त्याला चुकून त्याची ही भार्य तू पळून आण सीता गेली की राम जगणारच नाही राक्षसाधिपती रावणाला हे बोलणे आवडले विचार करून तो महाबाहू अकंपनाला म्हणाला ठीक आहे उद्या मी एकट्या सारथ्याला जातो आणि आनंदाने वैदेहीला या महापुरीकडे घेऊन येतो असे बोलून रावण खेचर जोडलेल्या सूर्यासारख्या प्रकाशमान रथात बसून सर्व दिशा उजळ करीत निघाला राक्षस राजाचा तो महान रथ नक्षत्रांच्या मार्गाने जाणारा ढगामध्ये चंद्रशोभाव असा शोभू लागला तो दूर असणाऱ्या आश्रमात जाऊन ताटकेच्या पुत्राला भेटला मारीच्याने राजाच्या अमानुष खाद्यपदार्थाने पूजा केली स्वतः त्याने आत्याला आसन आणि पाणी देऊन सत्कार केल्यानंतर मारीच हेतू युक्त शब्दांनी त्याला म्हणाला राक्षसाधीप राजन लोक कुशल आहेत ना तू इतक्या त्वरेने इकडे काय ते मला माहीत नाही म्हणून शंका वाटते मारिश असे म्हणाला तेव्हा बोलण्यात कुशल असणारा रावण त्याला उत, उत्तर देताना म्हणाला बाबा रे शुभकर्मय करणाऱ्या रामाने माझा रखवालदार मारला अवध्य असणारे जनस्थान सगळे युद्धात नष्ट करून टाकले म्हणून त्याची बायको पळून आणण्याच्या कामी तू मला सहाय्य करून मारिश म्हणाला राक्षस श्रेष्ठा कोणा मित्र म्हणजे शत्रू ने तुला सीतेविषयी सांगितले तू आनंद देत असताना कोण असंतुष्ट झालेला आहे की जो तुला सीतेला इकडे आण म्हणून सांगत आहे ते मला सगळ्या राक्षस समाजाचे शिखर कोण तोडू पाहत हे करण्या तुला प्रोत्साहन देणारा जो कोणी असेल तो तुझा निसंशय शत्रू आहे तुला तो सर्पाच्या तोंडातून त्याची दाढ उपटायला सांगत आहे हे कर्म करून कुणी तुला भरत्या मार्गाला जायला सांगितले दोन भुजा हेच ज्याचे दात अशा राघव रूपी मस्त हत्तीचे युद्धात दर्शन सुद्धा रावणार नको युद्धाच्या धुमश्चक्रीत उत्पन्न होणारे कटोकटीचे प्रसंग ही ज्याची आयाळ रणचतुर राक्षसरूपी हरिणांचा जो संहार करता नर नरूपी सिंह झोपला असताना शररूपी अंगाने युक्त आणि धारधार खडगरूपी दाढा असलेला त्या सिंहाला जागे करणे तुला शक्य होणार नाही राक्षस राजा धनुष्यूपी सुसर असलेल्या भुजांचा जोर हात जणू चिखल असलेल्या बाण हात जणू लाटा असलेल्या फार मोठ्या युद्धरूपी प्रवाहाच्या अतिशय घोर अशा रामरूपी पाताळ विवरात जाऊन पडणे योग्य नाही लंकेश्वरा कृपा करा राक्षस राज प्रसन्न होऊन लंकेला जा तू आपल्या भारे आहे त्यांच्याशी नित्य रममाण राहा रामाला त्याच्या भारेसह अरण्यात आनंदाने राहू दे मारीच दशग्रीवाला असे म्हणाला तेव्हा तो रावण लंकापुरीला परत गेला आणि त्याने आपल्या उत्कृष्ट ग्रहात प्रवेश केला अरण्यकांडाचा एकतीसावा सर्ग समा